ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय अकरावा व्रत्रासुराची वीरवाणी आणि भगवत प्राप्ती म्हणाला परीक्षिता असुरसेना भयभीत होऊन पळू लागली होती त्यांचे सैनिक इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी आपल्या स्वामींच्या धर्मानुकूल म्हणण्याकडे सुद्धा लक्ष दिले नाही व्रत्रासुराने पाहिले की काळाची अनुकूलता असल्यामुळे देव असुरांच्या सेनेला सोपीत आहेत आणि ती सेनापती नसल्यासारखी छिन्न होऊ लागली आहे राजन हे पाहून व्रत्रासुराला ती सहन न होऊन क्रोधामुळे त्याच्या ते अंगाचा तेळपापट झाला मोठ्या बळाने देवसेनेला रोखून धरून त्यांचा तिरस्कार करीत तो म्हणाला क्षुद्र देवानो रणभूमीवरून पळणाऱ्या असुरांवर पाठीमागून प्रहार करण्यात काय पुरुषार्थ हे तर आपल्या आईचा मळ आहेत परंतु स्वतःला शूर समजणाऱ्या तुमच्या सारख्यानी भित्र्या लोकांना मारणे ही काही भूषणावह गोष्ट नाही आणि यामुळे तुम्हाला स्वर्गही मिळणार नाही जर तुम्हारे युद्ध करना ची शक्ति उत्साह तेस जीवंत राहुल विषयी सुख भोग इच्छा नसी तो क्षणभर मोर उ व्रतासूर अतिशय बलाढ़ होता तो अपने आकाराने शत्रु देवान भयभीत करू लगे क्रोधा ने एवडा प्रचंड सिंहनाद के रोक बेशु व्रतासुरा भयानक गर्जने सर्व देव मूर्चित हो जमीनी पड़ली जनू काीजच कोसल जसा मदोन्मत देव नळांचे जंगल तुडवतो त्याचप्रमाणे रणसूर व्रत्रासूर हातात त्रिशूळ घेऊन भीतीने डोळे बंद करून पडलेल्या देवसेनेला लाथाने तोडवू लागला त्या धमाक्याने पृथ्वी दळमळू लागली त्याचे हे कृत्य देवराज इंद्राला सहन झाले नाही तो जेव्हा त्याच्यावर धावून आला तेव्हा त्याने आपल्या शत्रूवर एक मोठी गदा फेकली ती असह्य गदा येता येताच त्याने सहजपणे आपल्या डाव्या हाताने पकडली राजन क्रोधाने लालबुंद होऊन अत्यंत पराक्रमी व्रत्रासुराने हत्तीच्या डोक्यावर सर्वजण प्रशंसा करू लागले व्रत्रासुराच्या गदेच्या आघाताने ऐरावत हत्ती वज्राघात झालेल्या पर्वताप्रमाणे कोसळला डोके फुटल्याने रक्त वोकत तो इंद्रासह अठ्ठावीस हात मागे सरला आपले वाहन ऐरावत मुर्शीत होऊन पडल्याने इंद्र विष्ण झाला हे पाहून महात्म्या व्रत्रासुराने त्याच्यावर पुन्हा गधा टाकली नाही तोपर्यंत इंद्राने आपल्या अमृतस्रावी हाताच्या स्पर्शाने घायाळ झालेल्या ऐरावाताची व्यथा नाहीशी केली आणि तो पुन्हा युद्धभूमीवर उभा राहिला परीक्षिता भाऊ विश्वरूपाचा वध करणारा शत्रू इंद्र युद्धासाठी हातात वज्र घेऊन पुन्हा समोर आलाही हे व्रत्रासुराने पाहिले जेव्हा त्याला इंद्राच्या त्या पापक्रमाची आठवण झाली आणि शोक आणि मोह हो यांनी युक्त होऊन उपहासाने तो त्याला म्हणू लागला म्हणाला ज्या विश्वरूपाच्या रूपाने ब्राह्मण आपले गुरु आणि माझ्या भावाची हत्या केलेला तुझ्यासारखा शत्रू माझ्यासमोर उभा आहे हे माझे सुदैवच अरे दुष्टा मी तुझ्या पाशाणासारख्या कठोर हृदयाला माझ्या शुराने विदीर्ण करून आज माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईल एवढी ही भाग्याची गोष्ट स्वर्गाची इच्छा करणारा निर्दयी मनुष्य यज्ञामध्ये जसे पशूचे डोके उडवतो त्याचप्रमाणे यज्ञदिक्षा घेतलेला तुझा गुरु आत्मवेत्ता आणि निष्पाप अशा माझ्या मोठ्या भावाची तू विश्वासघात करून तलवारीनी तिन्ही डोकी उडवलीस लज्जा लक्ष्मी दया आणि कीर्ती तुला सोडून गेली आहे ज्यांची निंदा राक्षसानीही करावी अशी नीच कर्मे तू केली आहेस माझ्या त्रिशुळानी आज तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जातील मरताना तुला फार कष्ट होतील तुला अग्निस्पर्शही करणार नाही तुला तर गिधारी तोचून तचून खातील तुझासारखच आ नी, क्रूर व्यक्ति का साथ दे अज्ञादेव माझाव शस्त्रां प्रहार करीत मी मजा तीक्ष् त्रिशूला मस्तक छाटन गनाश भूतनाथान बी मन अर्पण करेन हे इंद्रा कदाचित तू माजी सेना मार् आप वज्राने मजे मस्तक उड़वशी केवी मा शरीरा बी पशुपक्षा समर्पित करूं कर्मबंधना मुक्त हो महापुरुषांरण रजा आश्रय घेन हे देवराजा मी तुझ्यासमोर तुझा शत्रू उभा आहे आता तू तु माझ्यावर तुझे अमोघ वज्र का सोडत नाहीस जशी कंजूष माणसाकडे केलेली याचना निष्फळ होती तसे तुझ्या गदेसारखेच वज्र निष्फळ होईल असा संशय तू मनातच आणू नकोस इंद्रा तुझे हे वज्र श्रीहरींचे तेज आणि दधीची ऋषींच्या तपशरीने तेजस्वी झाले आहे श्री विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे वज्राने तू मला मार कारण जिकडे भगवान श्रीहरी आहेत तिकडेच विजय लक्ष्मी आणि सर्व गुणांचा निवास असतो भगवान संकर्षणाच्या आज्ञेनुसार मी आपले मन त्यांच्या चरण कमलाशी लिहिन करू फास तोडून टाकील आणि मी शरीराचा त्याग करून मुख्य गतीला जाईन जे पुरुष भगवंतावर अनन्य प्रेम करतात त्यांचे भक्त असतात त्यांना ते स्वर्ग पृथ्वी किंवा रसातळातील संपत्ती देत नाहीत कारण त्यातून द्वेष उद्वेग मानसिक पीडा कलह दुःख आणि परिश्रमच हाती लागतात इंद्रा आमचे स्वामी आपल्या भक्ताचे धर्म अर्थ आणि कामासंबंधीचे सर्व प्रयत्न निष्फळ करतात आणि खरे म्हणाल तर त्यातूनच भगवंताच्या कृपेचे अनुमान करता येते कारण त्यांचा असा कृपा प्रसाद, जवळ स्वतःचे असे काही न बाळगणाऱ्या भक्तांच्याच अनुभवाला येतो याखेरीज इतरांना तो, या इतरा तो दुर्लभ आहे हे प्रभो आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरण कमलांची अनन्य भावाने सेवा करणाऱ्या आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधी मला पुढच्या जन्मातही प्राप्त होऊ हे प्राणवल्लभा माझे मन आपल्या गुणांचे स्मरण करीत राहू माझी वाणी त्यांचेच गायन करू आणि शरीर आपल्या सेवेतच लागून राहू हे सर्व सौभाग्य निधे मी आपल्याला सोडून स्वर्ग ब्रम्हलोक भूमंडळाचे साम्राज्य रसातळाचे एकछत्री राज योगाच्या सिद्धी एवढेच काय मोक्षाची सुद्धा इच्छा करीत नाही जशी पक्षाची पंख न फुटलेली पिल्ले आपल्या आईची वाट पाहत असतात जशी भुकेलेली लहान मुले आपल्या आईचे दूध असतात आणि जशी विरही पत्नी आपल्या प्रवासाला गेलेल्या पतीच्या भेटीसाठी उत्कंठित झालेली असते त्याचप्रमाणे हे कमनैना माझे मन आपल्या दर्शनासाठी आता उताळ झाले आहे हे प्रभू माझ्या कर्मांमुळे जन्म मृतीच्या फेर्यात भटकत असता भगवंताच्या प्रिय भक्ताशी माझी मैत्री जडू तसेच हे स्वामी जे लोग आपल्या मायेने देह घरदार इत्यादी में आसक्त है ज्यादा मात्र माजा संबंध यू नए ये अकरावा अध्याय समाप्त भगवान श्री कृष्णार्पण वस्तु